पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण तरावे काँग्रेस मंत्रिमंडळांचे कर्तव्य आता काँग्रेसची मंत्रिमंडळ अधिकारूर झालिअसल्यामुळे खादीसाठी आणि इतर ग्रामोद्योगांसाठी ती काय करणार आहेत ही चौकशी करणे अगदी रास्त आह एखादा मंत्री कामासाठी खास नेमला जाऊ अथवा न जाऊ एक खाते सुरु करण खात्रीने गरजेचे आह सध्याच्या अन्नाच्या आणि कापडाच्या टंचाईच्या दिवसात या खात्याला खूपच मदत करता येईल ऑल इंडिया स्पिनर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत मंत्र्यांना तज्ज्ञांची मागणी करता येईल अगदी थोड्या भांडवली खर्चात आणि कमीत कमी वेळात साऱ्या हिंदुस्थानाला खादीचा सा पुरवठा करता येईल प्रत्येक प्रांतिक सरकारने ग्रामस्थांना सांगितले पाहिजे की त्यांच्या स्वतःच्या उपयोगासाठी लागणारी सर्व खादी त्यांनीच तयार केली पाहिजे यामुळे आपोआपच स्थानिक उत्पादन आणि वाटणी होऊ लागेल आणि थोडीशी जरुरीपेक्षा जास्त पैद्यासही निसंशय होऊ लागेल आणि ती शहरांच्या उपयोगासाठी देऊन स्थानिक गिरण्यांवर पडणारा ताण थोडा तरी कमी होईल जगातील इतर भागांची जरूर भागविण्यासाठी या गिरण्यांना मग हातभार लावता येईल हा परिणाम कशा रिने घडवून आणता येईल सरकारला ग्रामस्थांना अशा नोटिसात देता येईल का त्यांनी आपापल्या गावांना लागणारी खादी स्वतः तयार करावी अशी अपेक्षा आहे आणि एका ठरलेल्या तारखेनंतर त्यांना कापडाचा पुरवठा करण्यात येणार नाही सरकार आपण आपल्याकडून ग्रामस्थांना कापसाचे बी बियाणे अथवा कापूस जेव्हा लागेल तेव्हा मूळ किमतीने पुरवतील आणि खादी तयार करायला लागणारी आयुदे हत्तेरेही मूळ किंमतीला देईल आणि सुमारे पाच वर्षात हलक्या आप्त्यांनी या रकमेची फेडवावी। व्हावी ज्या ठिकाणी गरज असेल तेथे शिक्षकांचा पुरवठाही सरकार करेल आणि त्यांची जादा खादी विकत घेण्याचाही पत्कर घेईल मात्र त्यांना लागणारी सगळी खादी त्यांनी स्वतः अगोदर तयार करून ठेवली असली पाहिजे व्यवस्थापकीय खर्च फारसा केल्याशिवाय आणि उगीच आरडाओरड न करता कापडाच्या टंचाईचा प्रश्न अशा रीतीने निकालात निघू सर्व खेडेगावांची पाहणी करण्यात येईल आणि एका एका गावी मदत न घेता स्थानिक स्तरावर कोणत्या वस्तूंचे उत्पादन होऊ शकते त्यांची यादी करण्यात येईल त्यातील गावाच्या उपयोगासाठी किती हव्यात व किती बाहेर विक्रीला पाठविता येतील त्यांची यादी होईल उदाहरणार्थ घाण्याचे तेल घरणेत थी काढलेले जाळण्याचे तेल थी हाताने सडलेला तांदूळ ताडगूळ मध खेळणी चटया हातकागद साबू वगैरे पदार्थांच्या अशा याद्या होतील जर पुरेशी काळजी घेण्यात आली तर आज मेलेली किंवा मृतप्राय झालेली खेडे पुन्हा जिवंत होतील आणि स्वतःच्या गरजा भागविण्याचे आणि हिंदुस्तानातील छोट्या मोठ्या शहरांच्याही गरजा पुऱ्या करण्याचे त्यांच्या ठिकाणी असलेले सामर्थ्य उघड करून दाखवतील याखेरीज केवळ अक्षम्य अशा हैगईमुळे निकामी झालेली हिंदुस्थानची पशुसंपत्ती अमर्याद आहे अजून त्याला पुरेसा अनुभव नाही पण गो संघ या कामी बहुमोल मदत करू शकेल पायाभूत शिक्षणाअभावी ग्रामस्थांची शिक्षणाच्या बाबतीत उपासमार होत आहे हिंदुस्तानी तालीमी संघाला या अत्यंत क्लिष्ट अशा कार्यात मदत देता येईल हरिजन अठ्ठावीस चार एकोणीसशे शेहेचाळीस